तो मृत न पाहणे स्वरूप आहे तो पाहतो कसा आणि न पाहणे स्वरूप आहे काय हरकत स्वरूप आहे उपाधीचा दृष्टी उपाधीचा अंगीकार केला की पाहू शकतो यात काय ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचं हे दोन्ही शब्द ऐकायला थोडे आणि एकमेकांच्या विरुद्ध जरी वाटत असले तरी थोडस बारकावे आपण ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईल ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर आत्मस्वरूप हे पूर्ण असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यामध्ये कुठेही विसंगती नाही ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचंय ते तुम्हाला एका सरळ रूपात सांगतो ही गोष्ट मागे चौथ्या प्रकरणात बावीस आणि तेवीसाव्या ओळीमध्ये सांगितलेली आहे हीच गोष्ट इथे ही ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात आत्म्याचं स्वरूपभूत जे ज्ञान हे वृत्ती ज्ञानाचं वर्णन चाललेलं नाही हे वर्णन चालले आत्म्याच्या स्वरूपूत ज्ञानाचं आत्म्याचं जे स्वरूपूत ज्ञान आहे ते स्वरूपूत कारण ते केवळ दृंग मात्र आहे आणि दृंगमात्र असल्यामुळे ज्ञानाला ज्ञान कस जाणे ज्ञान ज्ञानाला विषय कस होईल असा या म्हणण्याचा अर्थ आहे हीच गोष्ट स्वतः उपनिषदाने अविनाशित्रे बृहदारण्य उपनिषदा गोष स्पष्ट रीति ने अर्थ है तो जे पहात नहीं वास्तविक पहात ही पहात नहीं दृष्टि का विपरी लोक कोणत्याही प्रकारचा लोप केव्हाही झालेला नसतो होणं शक्य नाही हा लोप कसा होऊ शकेल त्याचं कारण तो द्रष्टा स्वत अविनाशी स्वरूपाचा आहे त्याच्याहून वेगळा दुसरा असा कोणीही काहीही नसल्यामुळे की जो याला पाहू शकेल हा अंगाने स्वतः स्वतःला पाहतो म्हणजे स्वलाही विषय होत नाही अन्नालाही विषय होत नाही आणि स्वतः स्वला विषय होत नाही त्याचं कारण ज्ञान ज्ञानाला विषय होईल आणि ते वेळ होणार नाही का मग असल्या कारणाने आपण एवढंच लक्षात ज्ञानाचं त्या स्वरूप ज्ञानामध्ये विषय भाव नाही एवढी गोष्ट आज लक्षात ठेवली म्हणजे पूर्व पक्षाच्या मनाच मताचं खंडन झाल्याप्रेसा भाव सर तो आपल्या स्वतःला कसे पाहतो वेगाचा जर अभाव असेल तर मग तो न पाहण्यापूर्व आहे मग तो आपल्या स्वतः पाहिजे अशी जर कोणी शंका घेईल तर उत्तर देतात आणि न पाहणं आणि न पाहणे हे त्याच रूप स्वतःचा स्वतःला तू पाहत नाही आम्हाला सांगायचं आहे स्वतःमध्ये विषय विषय भाव नाही हे गोष्ट आम्हाला सांगायचं तो अज्ञानी आहे असं आम्हाला सांगायचं नाही किंवा आहे असं सांगायचं नाही अशी शंका तो ज्ञानेश्वर महाराज आणखी त्याच्या पुढचा एक महत्वाचा भाग आपल्याला सांगतात की पाहणं आणि न पाहणं हे दोन एकमेकांचे पहिल्यांदा विरोधी आहेत ज्ञान आणि अज्ञान हे दोघे एकमेकांचे विरोधी आहेत हे एकत्र कधी राहणार नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या विरुद्ध असलेले परस्पर विरुद्ध असलेले भाव परस्पर एका पंक्तीला हे पुन्हा महत्वाची गोष्ट आहे हे दोन्ही एका पंक्तीला बसून आणतात आणि एक प्रसंग असा येतो कि हे एकमेकांचे विरोधी असल्यामुळं किंवा यांचं एकमेकांचं इतकं प्रेम आहे की या प्रेमाच नको तितकं प्रेम असं करतात बरोबर इतकं प्रेम आहे शब्दाचा अर्थ हवं तितके नको तितकं यांचं एकमेकांचं प्रेम असल्या कारणाने हे एकमेकाला बांधून घेतात आणि एकमेकाला बांधून घेऊन दोघांचा आपण होऊन स्वतः नाश करून घेत स्वतः नाही जे येतात आपल्या प्रेमामध्ये लोक एकमेकाला बांधून घेऊन <laughs> <laughs> मारतात आपण त्यांची कितीतरी उदाहरणं आहेत आपण वर्तमानपत्र त्यात हे सगळ्या बुलासा आहेत पाहणे न पाहणे हे दोन्ही भाव एका पंक्तीला नांदतात याने एक एकमेक एकमेकांच्या विरोधातून एका पंक्तीला नाणतात हा लावला दुसरा लावला का आणखीन यांनी एकमेकात बांधून घेऊन आपला स्वतःचा नाश करून घेतला एकमेकाला बांधून घेऊन एकमेकांचा <laughs> नाश करून घेतला <laughs> त्याचं थोडक्यात वर्णन असं आहे की पाहणं आणि न पाहणं दोन भाव एकत्र कारण अधान परमात्मा या दुनिष्ठान नैसर्गिक सत्ते का नैसर्गिको स्वभाव हा विषय आरंभी सांगितलं जर आपण लक्षात घेतला तर हा या त्या सत्तेवर दोघे कसे परस्पर विरोधी असले मानतात याचा खुलासा हे विरोधी आहेतच आता नाश करून घेतात हे सांगायला काही फार नाही हे परस्पर विरोधी आहेतच आत्मा हा स्वतः एकूणता एक रूप असल्यामुळे तो कोणाला पाहणार व काय पाहणार त्याला कोण पाहणार हा मुख्य प्रश्न आहे आणि असा असल्यामुळे ज्ञान आणि पाहणं आणि न पाहणं विरोधी असल्या कारणाने हे एकमेकाला घेऊन विनाश करून घेतात म्हणणं काय किंवा यांच्यामध्ये संदेहपसुंती निर्माण होते काय यांच्यामध्ये संदेश पसुंती निर्माण होते आणि सुंदर उमरतो उपसुंद मरतो निवृत्त होता न पाहण्या निवृत्त होत न पाहणं निवृत्त करायला गेलेलं पाहणं ते त्याच्याबरोबर निवृत्त होत कारण ते वेगळं सणा शिल्लक राहत नाही हा या मधला मुख्य भावा महाराजांना प्रतिपादन करायचं पाहणं आणि न पाहणं परस्पर विरोधी असल्यामुळं ते एकाला घालवून दुसरा त्याच्या बरोबर जातो त्यांच्यामध्ये सुंदर कसुंडी असल्यामुळे त्यापैकी असल्यामुळे तो आपल्या अंगाने शिल्लक राहतो तिथे कोण पाहणार कोणाला पाहणार आणि तो तो पाहाला कसा पाहणार पण रूप आहे म्हणत असा या म्हणण्याचा अर्थ आहे की सूत्र जो पाहणे स्वरूप आहे त्याला पाहण्या पाहणे आहे तरी न पाहणे हे चिन्ह म्हणून याची तो नेती दोन्ही महाराज म्हणतात की आत्मा हा पाहणे स्वरूप आहे म्हणजे तुमच्या नुसते हा पाहणारा बघा नाही दृष्टीपण आहे ते अंधभूत दृष्टीपण आहे याचं जे दृष्टीपण आहे ते आश्रय विषय विवर्गित असतो याचं दृष्टीपण याला पाहणारा म्हणायचं पण ज्ञानरूप आहे त्याचा आहे त्या ज्ञानरूप वाचण्याच्या ठिकाणी वाचण्याच्या ठिकाणी न पाहणं तर संभवत नाही पण या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अजिबात लागत नाही मुलांनी काय करायचं म्हणून काय व्याच्या गुंड चाललं लागेल जिथे संगती लागते तिथे माणूस उतरतो राहतो सोयसंगती उलिंग म्हणून पुढे चला म्हणजे त्याला म्हणजे नाहीच वाला दुसरा काय उपाय नाही तरी पार्या, पार्या। आहे न पहा सोय ले पहाने स्वरूप है तो नवत नहीं पहाने रूप है ना संभव पाहण्याची सोय लागत नाही सोय लागत नाही तू पाणी न पाण्याची सोय लागत नाही आणि पाहणे रूप असल्यामुळे पाहण्याची सोय लागत नाही म्हणजे काय म्हणजे पाहण्या आणि न पाहण्या संभवत हा अर्थ आहे त्याच कारण एकच मात्र आरंभी सांगितले की तो पाहणे रूप आहे गृहार्थ आहे ज्ञान स्वरूप आहे आणि एकूणता येत आपण अधिती आहे त्याच्यात तिथे दुसरा पूर्ण सुद्धा होत नाही कारणाने त्याच्या शक्तीत दुसरा कोणीही नसल्यामुळे त्याला पाहणारा दुसरा नाही पाहणे रूप आपल्यामुळे स्वत पाहत नाही न पाहण्या तर तो मुळे संभवणार नाही तर पाहणे रूप आहे म्हणून सगळ्यांची विल्हेवाट लागते करायचे <सुँँँगे> पाहणेपणाची न पाहणे म्हणाची अन्नद्रष्ट्याची व त्याचा द्रष्टा येण्याची सगळ्यांची वेल्हेवाट लागते आणि पाहणे रूपाने एकमेव द्वितीय त्रण मात्र परमात्मा शिल्लक प्राप्त होतो याची पण संगती लागते ते निर्विकार करायचं त्यात मात्र कधी बिघडायचं नाही त्याच्यात विसंगती होऊ द्यायची नाही हा नवलाव कायम ठेवायचा बाकीचा विषय आपण आता उद्यावा कुंडली गोरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारली गोरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारू महाती पाहणे ना पाहणे काय उपाय दिले ज्ञानेश्वर महाराज महात्मा हा पाहणे स्वरूप असल्या कारणाने पाहणे व न पाहणे यावून विवर्जित आहे हा विषय आपल्याला सांगत आहे त्या विषयामध्ये काही स्पष्टता करण्याकरता आणखीही दृष्टांतपूर्वक आपल्या पुढे खुलासा करतात आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे हा आत्मा पाहणे आणि न पाहणे या दोन्ही भावाला चोरून असतो चोरून असतो या शब्दाचा अर्थ असा आहे कि चोरणे या शब्दाचा अर्थ इतिहास आहे न सापडणे चोरून असणे न सापडणे किंवा अविषय रूप न होण्याचं नाव चोरण आपुला हा आपणच ज्ञानेश्वर हा शब्द वापरलेलाय त्याचा अर्थ हाच आहे की विषय न होणे तेव्हा हा पाहणे आणि न पाणी या दोन्ही दोन्ही भावाला या दोघालाही विषय न होता याला चोरून म्हणजे याला न सापडून याला विषय न होता आपल्या स्वरूप तो पाहण्याला विषय होतो ना न पाहण्याला विषय होतो पाहणं आणि न पाहणं ज्ञानेश्वर म्हणतात पाहिला असं जरी कुणी म्हटलं तरी ज्ञानेश्वर महाराज असं जर कुणी म्हटलं तर तुम्ही पाहिला आणि का टायला असे दोन प्रश्न निर्माण होता का त्याच्यामध्ये दोन प्रश्न निर्माण होता वास्तविक परमार्थ का तो पाहणं आणि न पाहणं या दोन्ही भावाला अविषय रूपाने आपल्या स्वरूपस्थितीने असतो असं अजूनही जर कोणी म्हटलं की त्यांनी पाहिलं तर पाहिलं म्हटल्याबरोबर दोन प्रश्न निर्माण होतात कोणी पाहिलं आणि काय हे दुसरी गोष्ट असं आहे अशी की कोणी पाहिले या शब्दाचा अर्थ असा होतो कि पाहणे रूप असलेल्या परमेश्वराला कोणी पाहिलं हो, कोण हो, पाहतो हो, श्रुतीचं भाषांतर आहे अरे ते बरोबर आहे स्वयंप्रकाश परमेश्वराला कोण हे पाहणार ह्या शब्दाचा अर्थ मी पाहणार असं त्याचं उत्तर द्यायचं नाही स्वयंप्रकाश असलेला परमेश्वराला कोण पाहणार म्हणजे कोणी पाहू शकत नाही हे त्यातलं महिन्यातलं तात्पर्य सर्वांना अविषय रूपाने असतो हा त्या महिन्यातला अभिप्राय आहे म्हणतात कि त्या विज्ञात्याला कोण कोणी पाहणार त्याचं उत्तर आहे कोणीही पाहणार नाही का पाहणार नाही त्याचं उत्तर आहे तो पाहणे दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे दोन प्रश्न निर्माण होतात त्या दोन प्रश्नांचा उलगडा ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे प्रसंगाने केलेला आहे त्याची उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः पुढे दिली आहे पण त्याचं काही चिंतन आरंभी थोडस महाराजांची पाहणे आणि न पाहणे याहून विवर्जित असलेला आत्मा जर पाहतो अस कदाचित म्हटलं तरी ज्ञानश्वर महाराज असं विचारतात कोणी पाहिलं आणि काय पाहिलं कोणी पाहिलं हो या शब्दाचा असा असं होतो की याचा द्रष्टा कोण काय पाहिलं याचा अर्थ या पाहण्याचा दृश्य पदार्थ कोण या प्रश्नाचा जो खुलासा आहे तो असा आहे कोणी पाहिले व काय पाहिले असा प्रश्न निर्माण करून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असं विचारतात याचा दृष्ट्या कोण आणि या द्रष्ट्याने कोणत्या दृश्याला पाहिलं त्याचे दृश्य पदार्थ कोणता आहे असे दोन प्रश्न विचारल्यासारखे या काय पाहिला आणि कोणी पाहिलं या प्रश्नामधून आपल्याला अभिव्यक्त होऊन येत अभिव्यक्त होतं दिसत त्याचा खुलासा असा आहे पुन्हा परम्मा दृम्हर सर्व पहा न पे दोनों भावि रूपाने दोन भावान अविषय स्वरूप परमत्मा को जो कचारल तो हांगम्रा दृष्टि नहीं हर का नहीं तो तो वाला क्या लौकिकात घेतो हो जो सापेक्ष भावाने तो द्रष्टा घ्यायचा नाही इथे द्रष्टा शब्दाचा अर्थ ब्रह्मात्र आत्मा आत्म्यानं पाहिला नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर दादानी ही गोष्ट अशी लिहिली आहे की यामध्ये आत्मा असलो असता एवढं आम्हाला सांगायचं आत्म्यान केलं एवढंच आम्हाला सांगायचं कुणी विचारलं कुणी केलं ते आम्ही विचारता येईल मला उत्तर आहे आमच्या आत्म्याने केलं ना एवढं आम्हाला सांगता येतं कुणी केलं सांगण्याचं काम नाही तेव्हा आर आपली एक गोष्ट दादानी तिथे लिहिली आहे ती गोष्ट चिंतनी सुधी पण त्याच्यामध्ये तात्पर्य काय चार मुलं अशी संध्याकाळी खेळत आणि त्या खेळण्यामध्ये भांडलं जात त्या मुलांच्या भांडणाला काय त्या आज या युद्ध ऋषी प्रभाते मेघडंबरम दंपत्य कलहश्यव परिणाम हे जशी थोड्या मोठ्यांची गोष्ट तशी छोट्यांची पण असते जशी थोड्या मोठ्यांचे म्हणजे काय असं करत आज्या युद्धम ते दोन एक एकमेकांच्या बरोबर आणतात पुन्हा आपल्या गड्यावर जरा त्यांच्या काही भांडणाला अर्थ राहते ऋषी श्राद्धम ऋषीच्या श्राद्धाला काही तसा अर्थ असत नाही विषमच प्रभातील मी घडम पण विषम कालामध्ये जर आकाशामध्ये ड्रग आले तर लोक म्हणतात पावसाळाचं काय नाही हे पडणार नाही दोन पती पत्नीच भांडण झालं शाहू माणसाने त्याच्या डोकं घालू नये विचारतात साने माणसं काय चाललंय म्हणलं पती पत्नीचं भांडण झालं पती पत्नीच जाणे म्हणून म्हटलं आपण म्हणजे अर्थ काय त्याच्यात डोकं घालायचं ना त्याचा अर्थ तुम्ही त्याच्यात डोकं खोकू नका कारण शेवटी का ते दोघं हे करायचे आणि ते वाईट पडायचे आपण काय वाढीत पडायचे आपण आम्ही अनेक ठिकाण्याचा प्रयत्न करून बघितलेला आहे म्हणजे काहीतरी तुम्हाला त्याच्यातला भाग नाही अंगाते या जगात येत असे असं महाराज त्याच्यामध्ये समजलेलं आहे तर पतीपत्नीच्या कलाचा विशेष काही घडत नाही म्हणून त्याच्यात शहाण्याचं डोकं घालू भांडणाला त्या कला काही अर्थ असत नाही म्हणून शहाणी त्यात डोकं घालत नाहीत जे डोके घालतात त्यात त्या डोकं घालणाऱ्या त्यावेळी डोकं घातल्यानंतर नाही ते सांगितलं प्रवचन करायला ते बरोबर आहे की यात डोकं झाल्यानंतर चुकलं भांडणला काही अर्थच असत नाही आता काय गोष्टी ते गोष्ट सांगतो का पती पत्नीच भांडण सुरू झालं म्हणजे आपण असं समजायचं की प्रेम उतास चालले मला प्रेम उत चाललं प्रेम उत जाणं म्हणजे तिथलं भांडण आहे बाळाचं उदाहरण आहे पण बाळाचं मातेचं उदाहरण आपल्याला आत्ताच तुर्त द्यायचं नाही यद्यपेक्षा चांगला आपल्याला तर चाललेल्या उदाहरणा करता म्हणून सांगायचं ते, ने ने से से ते, ते प्रेम उतास चाललं सूर्योदय हो जसा येईल तस तसं ते भांडण सूर्य माझ्याला आला तर मध्यान कालामध्ये ते भांडण अतिशय जसा जसा पश्चिम करतो ते भांडण हळूहळू भांडण कुठे जातं ते मलाही माहित नाही संपतो एवढी गोष्ट खरे तर सांगतो म्हणून कल व परिणाम हे न किंचन या पती पत्नीच्या भांडणामध्ये तुम्ही धोकं घालू आणि त्याच पद्धतीने मुलांची भांडण होतात एकमेक मिळून त्या मुला, मुला ख शोध करी होते की माझ्या मुलाला पुन्हा मार इतक्या दिवस बाई येऊन आपला मुलगा घेऊन चालले होते बाईला काही म्हणजे काय काही कारण लागत नाही मान होण्याकरता काय करायचं लागत नाही ही बहीण ती बाई एवढंच दाखवून चालत काही नाही ही बहीण ती बाई एवढंच त्याचं करायचं बाकी मारायला काही नाही ती म्हणलं का तुम्ही घेऊन चालला माझा मुलगा मी घेऊन चाललाय तुझा मुलगा ते ठीक आहे माझ्या मुलाला कुणी मारलं मला काही कुणी मारलं माझ्या मुलानं मारलं नाही एवढं मला माहितीये ती शंभरला विचारत होती की मी तुला विचारते की माझ्या मुलाला कुणी मारल ती मुलगी माझ्या मुलानं मारल नाही मी माझ्या मुलानं मारल नाही माझा मुलगा घेऊन चालला हे शेवटपर्यंत लाख वेळा विचारलं तरी उत्तर एकच माझ्या मुलाने मारलं नाही कमी मारता तुम्ही आग घेतलाय का त्याच्या आई वडील मांडण केलं तर काय करायचं किती अडचण आहे त्याच्यामध्ये त्या अडचणी निवृत्त करण्यापेक्षा माझ्या मुलांना मारलं नाही सगळ्यात सोपी गोष्ट आहे हे जर व्यवहारात तुम्हाला समजत असेल परमार्थाचा <स्टेखे> नहीं। म्हणतात की आत्मा पाहणं आणि न पाहणं या दोन्हीलाही अविषयक स्वरूपाचा आहे यातूनही तुम्ही असं म्हणेल की आत्मा पाहतोच तर आम्ही त्याला विचारतो की आत्मा पाठवाच जर तुझ म्हणणं असेल तर कुणी पाहिलं द्रष्टा कोण काय पाहिलं दृश्य काय त्याच उत्तर असं कोणी पाहिले ब्रह्मात्म रूप असलेल्या अंगाभूत असलेल्या दृष्ट्याने पाहिले नाही आत्म्यानं पाहिलं मी कोण पाहिला आम्हाला माहित नाही पण आत्म्यानं पाहिलं मी काय पाहिलं तर काय पाहिलं असं उत्तर खरं उत्तर दोन प्रकार उत्तर आहे एक उत्तर असं आहे काय पाहिलं पाहिलं जसं तुला म्हणत असं द्रष्ट्यानं द्रष्ट्यानं पाहिलंय तुला आमचं खरं उत्तर पाहिजेच त्याच्यापेक्षा जास्त समर्पक तर काही पाहिलं नाही हे त्याचं पाहिलं नाही द्रंगमात्र असलेल्या आत्म्यानं पाहिलं नाही आणि काही पाहिलं नाही अर्थ आष्टा ना दृश्य दृश्य दृष्टा यहाँ विवर्जित आत्मा है संगी को दृष्टा ही पहले नहीं का पाइले का हे त्याचं थोडक्यात उत्तर म्हणजे द्रष्टाही सिद्ध होत नाही दृश्यही सिद्ध होत नाही या दोन्ही भावाहून विवर्जित असा आत्मा पाहणं आणि न पाहणं विवर्जित असा आत्मा आहे असा त्याचा आणि या शब्दाचा दुसरा अर्थ असा हो की आत्मा ज्ञानरूप असल्यामुळे विज्ञान आरम अर्वे केचं भाषांतर मौली इथे सांगते भाषांतर म्हणजे त्याचा मनोगत त्यातला जो अर्थ आहे तो इथे मौली सांगते आणि तो अर्थ म्हणजे हा आत्मा ज्ञानरूप असल्यामुळे तो कोणालाच विषय होत नाही या पहा भावना चोरण स्वरूप स्थिति है जो तोरुण शब्द का अर्थ अ विषय विषय न होता न कापने न कापड़ने विषय न होने हाथ अर्थ है कि कोई विषय न होता तो कशाला त्या आधाराने हा अर्थ केलेला आहे पदांचा अर्थ जो ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या फलाशाने जर होत असेल तर तो फलासा जास्त सांगले कुणी पाहिलंय असला आम्ही विचारतो कोणी पाहिलं काय पाहिलं तरी कोणी काय पाहिले कोणी पाहिले आणि काय पाहिले कोणी पाहिले त्याचा द्रष्ट कोण द्रस्त्याने पाहिलं नाही हेच आमचं त्याच उत्तर आहे पाहिजे काय पाहिले आम्हाला एवढं सांगायचं की काही पाहिलं नाही म्हणतो त्याने दृश्य पाहते ना देखील यायचे तरी दृश्या तो दिले यायचे नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ग्रस्त्याने हा दृश्याने जो शब्द धनेश्वर महाराजांचा प्रयोग आहे मराठीतला एक जबरदस्त प्रयोग आहे दिसत्याने दिसता म्हणजे पाहता म्हणजे द्रष्टा धनेश्वर महाराजांनी द्रष्ट्याला पाहता दिसता असे शब्द वापरले आहेत तुहारी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया तो पाहता म्हणजे ते जे महाराज सांगतात दिसत्याने म्हणजे द्रष्ट्याने द्रष्ट्याने म्हणजे द्रष्ट्याच्या योगाने किंवा द्रष्ट्यामुळे दृश्य भे भाथे, भाते म्हणजे दिसे दिसत द्रष्ट्यामुळे द्रष्ट्याला दृश्य दिसत असं जर म्हटलं तर त्याने पाहिले असे नाही नमेश भाऊ महाराज असं विचारतात की द्रष्ट्यामुळे दृश्य भासत तर त्याने हे पाहिलं असं म्हणता येईल काय तुला त्याच्या योगाने दिसत म्हणून त्याने पाहिलं असं तुला कस म्हणता येईल त्याच कारण महाराज सांगतात भूणात्र असल्या कारणाने तो पाहता आणि पाहणे या दोन्ही भावाहून विवर्जित आहे तर ते दृश्य आहे म्हणून त्याला दिसत असं दुर्पणे म्हणायचं ज्ञानेश्वर महाराजांतर कसं म्हणता येणार आपण का म्हणता येत कारण असं आहे की आत्म्याला त्याच्या वेळी दिसत म्हणून त्याने पाहिलं नाही किंवा त्याने पाहिलं असं का म्हणता नाही त्याचं एकच कारण आहे तो निरपेक्ष पाहणे हे जे व्यवहार आहे हे सगळे सापेक्षित द्रष्ट्याचे आहेत आत्मनिरपेक्ष द्रष्ट्या असल्या कारणाने त्याच्या ठिकाणीश्वर महाराज म्हणतात की जे दृश्य आहे ते दृश्य आहे म्हणून त्याला दिसत असं जर कोणी म्हणेल तर तसंही तुला म्हणता येणार नाही त्याच कारण त्या दृश्य आला द्रष्ट्या भिन्न स्वतंत्र सत्ता नाही तर त्याच्या धाकण्यामुळे यांनी त्याला पाहिलं असंही तुला म्हणता दोन्ही गोष्टी तुला बोलता येत नाही तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याचा अर्थ आहे द्रष्ट्यामुळे दृश्य भास म्हणून त्यांनी पाहिलं किंवा पाहिलं नाही असं दोन्ही म्हणता येत नाही कारण तो निर्देश नु, नु, पाहिजे रूप आहे हे रिंगात्र असल्या कारणाने या दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी संभवत नाही बरं दृश्यामुळे त्यांनी पाहिलंय असं म्हटलं किंवा त्याला दिसत असं म्हटलं तर तसंही म्हणता येत कारण दृश्याला द्रष्ट्याहून भिन्न स्वतंत्र सत्तात त्या म्हणण्यातला अर्थ असा आहे की द्रष्टा आणि दृश्य हे जे भाव आहे ते परस्पर सापेक्ष आहे परस्पर सापेक्ष भावाची आतापर्यंत आपण बरीच उदाहरणं दिलेली आहेत तरी सुद्धा अर्थ आहे या भावची गोष्ट लक्षात ते असे की द्रष्टा अगोदर आणि मग दृश्य पाहिलं जात हा एक भाग एक भाग आहे की दृश्य अगोदर असत आणि मग त्याला द्रष्टा पाहतो असा अगोदर नंतर अशा भागाने दृष्टी सृष्टीवादामध्ये अगोदर दृष्टी आणि मग सृष्टी आहे आणि मग दृष्टी आहे आणि त्या दृष्टी सृष्टीवादात सुद्धा दृष्टीच्या उत्पत्ती बरोबरच सृष्टी निर्माण होते ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी पदार्थाला सत्ता असते तर पूर्वी त्याला सत्ताच मिळते हा एक भाग आता दुसरा जो भाग तो आत्ता तोर्थ आपल्याला सांगायचा नाही म्हणून सांगायचा नाही जेव्हा प्रसंग येईल चार भाव याच प्रकरणामध्ये त्यावेळी तो विषय आपण सांगू त्यान दृष्टी आहे दृष्टी आणि दृष्ट्या युगपद विनला जातात हा जर दृष्टी सृष्टी वाद्याचा आपण अर्थ लक्षात घेतला तरी पुढे त्यात सूक्ष्म चिंतन असं आहे की युगपड उत्पन्न होणाऱ्या दृष्टीला दृश्याला आणि त्या सापेक्ष असलेल्या दृष्ट्याला परमात्मा सत्ता लागलेली आहे दर्शन या त्रिकुटीच्या बाबतीत ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची की स्वतंत्र सत्ता नाही त्यांना स्वतंत्र स्फूर्ती नाही ते स्वतः सत्ता स्फूर्ती शून आहे जर कधी अस्तित्वात आली कधी भासले अधिष्ठानाच्या सत्तेने सत्य सत्ता मानवतात व आधी खानाच्या फूर्तीने प्रकाशित होतात हे वर्म पहिल्यांदा मागे बऱ्याच हे वर्म सांगितले पुन्हा आत्ता लक्षात ठेवायचं त्याचा परिणाम असा होईल कि आत्मरूप जो द्रष्टा आहे त्या आत्मरूप द्रष्ट्याने पाहिलं असं तुला म्हणता येणार नाही आत्मरूप आपला जो द्रष्टा पाहिलं असं तुला म्हणता येणार नाही कारण तो वाह्य रूप आहे ना तो ध्रुमात्र आहे ना व दृढमात्र असल्या कारणाने निरपेक्ष द्रष्ट असल्याकारणाने अंगभूत द्रष्ट असल्याकारणाने भरीव ज्ञानमात्र असल्या कारणाने त्याने पाहिलं असं म्हणता येत नाही कारण त्याने पाहिलं म्हणणं हा त्याच्या ठिकाणी विकास एक गोष्ट म्हटली दुसरी गोष्ट कि, कि द्रष्ट्याला जे द्रष्टिकोन येत ते दृश्य संबंधाने म्हणजे दृश्य संबंधित जे दृष्ट संबंधोपार्जित असलेलं दृष्ट्याच्या ठिकाणी संभावत नाही त्याच कारण दृश्य संबंधित दृष्टी दृश्याला दर्शन होण्याच्या पूर्वी दृष्ट्याच्या पूर्वी अस्तित्व असायला लागत हे अस्तित्व हो नसल्या कारण कारण उभं पद उत्पत्ती आहे ना अस्तित्व नाही आहे आमचं प्रथम म्हणणं की केव्हाही जेव्हा प्रती होत दृश्याची तेव्हाही त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे पूर्वी तर नाहीच पूर्वी ज्या दृश्याला अस्तित्व नाही त्या दृश्य संबंधाने उपार्जित असलेलं जे दृष्टाने येणार असं म्हणण्याचं तात्पर्य असं म्हणता येत नाही समजावले आत्म्या आत्मा पाहत नाही म्हणून त्याला दृष्टी पण येत नसेल पण दृश्य संबंध त्याच्या ठिकाणी दृष्टिकोन व्हायला काय हरकत आहे म्हणजे कसं म्हणलं जास्त गुरुने सांगितलं की मी मला कोणाला कोणी शिष्य नाही मी एक शिष्य वगैरे म्हणायला की मी तो मला गुरु केले तर काय करणार त्याला सांगितलं की तो जरी द्रष्ट होत नसला तरी दृश्याच्या संबंधाने त्याला द्रष्टत आहे शिष्य संबंधाने त्याला गुरुत्व यायला काय आहे दादा म्हणाले की बाबा मी शिष्य वगैरे कोणाला मानत नाही गुरुजी म्हणले तू मानव मानू नका शिष्य मी तुम्हाला गुरु मानतो ना मी तुम्हाला गुरु मानतो ना त्याची काय बाबा म्हणजे असं काय झालं गुरुने गुरु कोणा घेतला नाही गुरुत्व आपल्याकडे घेत नाही पण शिष्याने जर त्यांच्याकडे गुरुत्व दिलं तर येतं का नाही त्याप्रमाणे दृश्यानं जर त्या दृष्ट्याला दृष्टिकोपण दिलं तर घ्यावं लागेल हो म्हणाला घ्यावं लागेल पण कधी लागेल जर दृश्य द्रष्ट्याच्या अगोदर असेल तर सत्संबंधानं तत्संबंधार दृष्टी तो येईल पण जर दृश्याला दृष्टीच्या व द्रष्ट्याच्या अगोदर अस्तित्व असेल तर ही गोष्ट संभवते पण दृश्याला दृष्ट्याच्या अगोदर जर अस्तित्वच नाही तर तत्संबंधित अशा गोष्ट म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय की आपली जी बाहेर जी पाहण्याची क्रिया घडते याला दृशिक क्रिया म्हणे ही जी दृशिक क्रिया आहे या दृशिक क्रियेमुळे त्या दृशी क्रिए कर्तृत्व तरी त्या दृष्ट्याकडे येईल का नाही येईल ना दृशी क्रिएटा करता होण्यासाठी त्या दृष्टी क्रिएटा करता होण्यापूर्वी दृश्य संबंध पूर्वी अस्तित्व असायला लागतं हे अस्तित्व आमच्या मताने संभवत नसल्या कारणाने किंवा दृष्टी दृष्टी वादात संभवत नसल्या कारणाने किंवा केव्हाही आत्मसत्ते विक्रीत सत्ता नसल्याने कोणतेही कारण लक्षात ठेवा दृष्टी क्रियचं कर्तृत्वही त्या दृष्ट्या कडे येत नाही म्हणून तो द्रष्टा होत नाही द्रष्टा होण्याची दोन कारण झाली क्रिएच्या कर्तृत्वामुळे तो द्रष्टा होणं संभवनी आहे किंवा संबंधित आहे हे दोन्ही भाव निर्माण होण्यासाठी दृष्टीला आणि दृश्याला प्रथम अस्तित्व असायला लागतं ते अस्तित्व नसल्यामुळे तत् संबंधो त्याला कर्तृत्व किंवा द्रष्टृत्व संभवत नाही अर्थ आहे त्याने पाहिलं असाही व्यवहार संभवत नाही आणि हा व्यवहार संभवत नाही म्हणूनच ना। दृश्य संबंधाने दृष्टत्वही संभवत नाही हा त्याचा अर्थ द्याने दृश्य पाहिले हा व्यवहार संभवत नसल्यामुळे या व्यवहाराला जागा नसल्यामुळे वाव नसल्यामुळे दृश्य संबंधाने व्यवहाराला किंमत राहिली अस्तित्वात या सगळ्या गोष्टी सत्ता दिल्यानंतर काय आता आम्ही तुम्हाला सत्ता घेतली पहिली गोष्ट आणि समजाच दिली तर दृष्टी समकालीन सृष्टी असल्या कारणाने तर पूर्वी सत्ताने गोष्ट खरीच हा संबंध मार्ग दृष्टीत्व येण्यासाठी दृश्याला प्रथम अस्तित्व असायला ते दृश्याला अस्तित्वच नाही अस्तित्व महाराजांत त्याच्या प्रकिती काही स्वतंत्र सत्ता नाहीत आहे आणि दृश्याला स्वतंत्र अस्तित्व नाहीत आहे हे अस्तित्व ब्रह्मात्र परमेश्वराचंच अस्तित्व असल्या आत्मा देव स्वतः असल्या कारणाने त्याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्याला सत्ताच नाही तर तत्संबंधाने त्याच्याकडे दृष्ट कस म्हणून हे गोष्ट सर्व शेवटी लक्षात ठेवायची ती म्हणजे की दृंगात्र असलेला परमात्मा परमेश्वराच्या ठिकाणी पाहिले हा व्यवहार संभवत द्रष्ट्याने पाहिले आत्म्याने पाहिले हा व्यवहार संभवत नाही त्याचं कारण आणि हा व्यवहार संभवत नाही म्हणूनच दृश्य जर पाहिलंच नाही दृश्याची जर सिद्धी झाली नाही दृष्ट संबंधाने येणारं दृष्टृत्वही त्याच्या ठिकाणी संभवत नाही असं आम्ही म्हणालो तर त्यात वायव्य काय तर योग्य काय सदार्थ म्हणजे दोन कारणाने त्याच्याकडे येणारं जे दृष्टृत्व ते संभवत नसल्यामुळे द्रष्ट्याने पाहिलं नाही हे आमचं म्हणणं बरोबर आहे दोन कारणाला दृष्टीत्व कसं येतं एक दृश्य संबंध मार्गे दृष्टीत्व येतं आणि एक दृश्य क्रियेचं कर्तृत्व म्हणून दृष्टीत्व येतं तर दोन्ही गोष्टी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही म्हणून आत्म्याने पाहिले हा व्यवहार संभवत नाही आणि आत्म्याने पाहिले काय पाहिले दृश्य पाहिले तेच संभवत नाही आणि दृश्य पाहिले हे संभवत नाही म्हणूनच दृश्य संबंधाने पाहिल्यानंतर येत ना दृष्ट्याने दृश्य पाहावं मन दृश्य संबंधा ने दृष्टि हा शब्द एक आता सहज गोष सिर्थ का एकदा दृष्ट ने पी उत्तर कुने दृष्टि का काही पाहिलं नाही कारण काय असावं तर पाहू ना दृश्याला जर अस्तित्व नाही तरी पाहिलं असा कसा अर्थ होईल म्हणून या ओवीमध्ये निर्माण केलेल्या दोन प्रश्नाची दोन उत्तरं आपण ध्यानात ठेवायची नवीन प्रमाणात आपले एकच गोष्ट सांगतात की पाहणे आणि न पाहणे या दोन्हीलाही चोरून या दोन्हीलाही विषय न होता तो आत्मा राहतो आणि असा असल्या कारणाने त्या आत्म्याला जर कोणी म्हणू की पाहिले तर आमचा प्रश्न असाय की कोणी पाहिले व काय पाहिले या दोन प्रश्नाचा हा एवढा विस्तार आणि त्याची उत्तर देऊन ठेवली म्हणजे प्रश्नही सांगितला प्रश्नाचं स्वरूप समजलं आणि त्याची उत्तरही दोन कायम घेण्यात त्याचा खुलासा तुम्हाला मी सांगितलं काय पाहिले काही पाहिलं नाही त्याचं उत्तर तुम्हाला सांगितलं पाहिले म्हणण्यासाठी काहीतरी दृश्याला अस्तित्व असायला लागतं त्या दृश्याला अस्तित्वच नसल्या कारणाने काही पाहिलं नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे वाच संबंधामुळे दृश्याला अस्तित्व आहे असं म्हणेल तेही संभवत नाही दृश्य संबंधाने द्रष्ट्याला म्हणेल तर ते संभवत नाही त्याचं दोन्ही मुख्य कारण येते मात्र की आत्मा जर मात्र आहे तुम्ही विचारला असं काही पहिल्या दिवशी दिलेलं काय म्हणत हे उत्तर बदलायचं नाही आत्मा केवळ ज्ञानरूप असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी व्यवहार संभवत सरळ उत्तर एवढंच आहे हे जरी तुम्हाला मी इतर ही उत्तरं दिली तरी ही उत्तरं त्याला तर्क पद्धतीने माहिती पाहिजे त्याच्यात उत्तर आहे त्याला तर्कशुद्ध पद्धतीने फारसा खरं आपण सरळ नेमकं काय त्याचं उत्तर सांगायचं पाहिजे असेल तर आत्मा ज्ञानही असल्यामुळे पाहण्यालाही विषय होत नाही न पाहण्यालाही विषय होत नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे तर त्याने पाहिलं असं म्हणायला होतात त्याच आपल्याचं जे पाहणं आहे ना ते पाहणं हे अपेक्षित पाहणे नाही अपेक्षित पाहण्या म्हणजे दृश्याच्या संबंधाचं पाहणं असं त्याचं पाहण्याचं पाहणं जे आहे ते पाहणं हे पाहिजे म्हणून तुमचं जे नेहमीच पाण आहे ते इथं लावू नका म्हणजे दृश्य आहे म्हणून त्याला दिसते असे नाही दृश्य अगोदर आहे म्हणून त्याला दिसतोय असं पण तुम्हाला म्हणता येते त्याचं कारण आहे म्हणायला त्याला अगोदर अस्तित्व नको का स्वतंत्र त्या स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव असल्यामुळं असे तुला म्हणता येते कारण दृष्ट्याला दृष्ट्या अस्तित्वात नाही दृश्याला अस्तित्व नाही दृश्याला दृष्ट्या भिन्न अस्तित्वच नाही हे मूळ गोष्ट त्यांना ठेवे आता थोडासा थोडासा करण्याची गरज आहे थोडी मेहनत दृष्टांत देणारच आहे पण तुम्हाला मी आता सांगतो म्हणजे कळे दोन तीन ओळ्यानंतर हा दृष्टांत आलेला आहे स्वतंत्र अस्थित्र कारण असं आहे की उत्कृष्ट तत्व जे मनुष्य ज्यावेळी होतो आणि त्यावेळी जर एका व्यवहाराची म्हणजे विस्थान दशेची संगती लावण्याची पाळी आली तर ती गोष्ट आहे तेव्हा जे आहे हे लक्षात ठेवून उत्तम बोधवान पुरुष आहे समाधी अवस्था त्याला प्राप्त झाले अनुस्त दशेमध्ये राहणारा हा महापुरुष आहे दशेमध्ये त्याची काय संगती असते किंवा त्याचा बोध कोणत्या दर्जाचा असतो त्याचा बोध स्वप्न पदार्थाच्या प्रमाणात आपल्याला जशी स्वप्न आवडत असा घेताचा दृष्टांत पुढे महाराजांनी दिलेला आहे त्याप्रमाणे उपादान कारण असतो असं शास्त्र मिथ्या पदार्था एक उपादान कारण तो त्याचं उपादान कारण आणि उपादान कारणाचा नियम असाय कि कार्यामध्ये त्याचा प्रवेश असून त्याच्या विना कार्याची स्थितीच असू शकत नाही त्याला अस्तित्व असू शकत नाही त्याला ते उपादान कारण असं म्हणतात जर दृश्य पदार्थ हे द्रष्टावर आणि निर्माण झालेले कार्य असतील किंवा दृश्याच द्रष्टा हा जर उपादान कारण असेल तर द्रष्टा व्यतिरिक्त दृश्याला स्वतंत्र म्हटलं तर काय बिघडलं तीच गोष्टी ते सांगतात की असं का म्हणतात तुम्ही त्याचं कारण आहे की दृश्य पदार्थ त्याचं उपादान कारण द्रष्टा होत असल्यामुळे त्या द्रष्ट्या व्यतिरिक्त दृश्याला स्वतंत्र अस्तित्वात असू शकत नाही आणि मानलं तर त्याच त्या आणि द्रष्टाच्या दृश्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे दृश्य जर कार्य असेल तो त्याचं उपादान कारण असेल तर कारणाच्या का कार्यामध्ये प्रवेश असतो त्याची व्याप्य असते म्हणजे द्रष्ट्याची दृश्या व्याप्य आहे म्हणजे द्रष्ट्याचीच व्याप्य नहीं की द्रेस्टा द्रेस्टा नहीं के की ही अलंकारा मधे सुवर्णा व्याप्ती है सुवर्णा अलंकारा व्याप्क गुरुजी व्यवहार देता है फक्त दृष्टांत देतो त्याचा फारसा खुलासा करीत नाही त्याचं कारण या मागच्या दृष्टांतवरून त्याचा खुलासा खुलासा करायचा वेळेला तो मागच्या दृष्टांताचा करतो त्याच्यावरून तो दृष्टांत तुम्ही समजून घ्यायचा तो म्हणत असत की पत्नीमध्ये पती तर पतीमध्ये पत्नी असं ते विचारित असत त्याचा अर्थात भारतीय संस्कृति प्रमाण सत्ता हे केवल हो पति चला स्वतंत्र सत्ता नहीं पत्नी स्वतंत्र सत्ता प्राप्त हो स्वतंत्र सत्ता संपूर्ण जेवड़ा पड़ेगा अर्जुन गीता ज्यादा अर्जुन गीते शेवटी जेवरे घोषुना ने प्रतिदन सोषांत भारत संस्कृती मध्ये ही गोष्ट मान्य केलेली नाही ती घोषणास्पद आहे आपण असं समजू नका की मी स्त्रियांची निंदा करतो म्हणून किंवा त्या म्हणून मी धारण करून तुम्हाला बोलतोय म्हणून आता लोक मात्र त्याच्यावर बरेच बोलतात स्वातंत्र्य म्हणून त्याच्यावर बरंच बोलतात वचन करता पाय देतात खांद्याला खांदा लावून काम करतात म्हणून तो खांद्याला खांदा लाव हाताला हात लाव नाही पायाला पाया नाही तर डोक्याला डोक्या लाव बाई राहील गोवा तो गोवा टाक वाटसा परत होणार तुम्ही करू शकणार आमच्या मातोश्री तही एवढ्या बुद्धिमान होत्या की गुरुजींच्या सारख्या एका थोर महापुरुषांनी तुम्ही कीर्तन केलेलं बरोबर आहे तुम्ही विचारावं की हो। त्याचा निर्णय घेता यावा दादांच्या सारख्या थोर महापुरुषांनी विचारावं म्हणून कीर्तन बरोबर आलं काय विचारावं अजून काय बुद्धिमत्ता कौतुक नाही खरोखरी विचारित असत सांगत पण असं सांगतो हे असं चुकलं ते तसं चुकलं बरोबर आहे चुका असं सांगत असेल काय मासू असं म्हणत की बाई इथे शहाणी झाली तर शेवटी बाई आहे असं म्हणतात काय काय म्हणत होत बाई इथे शहाणी झाली तरी शेवटीची बाई आहे मी पुष्कळ शहाणी म्हणले पण शेवटी बाई आहे ना हा जसा आपल्याला अर्थ लक्षात घ्यावा तुम्ही तिला स्वतंत्र सरकार देणं हे भारतीय संस्कृतीला फार मान्य नाही हे मी तुम्हाला मतदाना मी त्या मातोश्रीच्या चरणाचा रोज तीर्थ असा माणूस आहे काहीतरी तुम्हाला निंदा करतो अशातला भार नव्हे तुम्हाला जर संपूर्ण समाज चांगला राहा असेल त्याच्या लोक विचारतो वेदांत तत्वज्ञान ऐकलं तर आमच्या प्रकल्पात काही त्याच्या जीवनात काही उपयोग आहे हा लाख लाख उपयोग आहे हे उपयोग म्हणून काय सांगायचं तुला जर पहिल्या प्रकरणी समजलं आणि त्या पहिल्या प्रकरणात ज्ञानेश्वर माउनीने भारतीय स्त्रीचं वर्ण सांगितलंय ते जर तुला समजलं समाज कधीही वाढवले एक जगामध्ये घेण्याचं कारण काही फुल अशी उठली आहे स्त्रीला परतंत्र करून टाकलेला आहे अनाहितला का पाशी पराधीन आहे आता पुरुषांनी पराधीन राहायला काय हरकत तितक्या दिवसाचा सूर तुम्ही काय उभव नाही काय उगव ना ती का तुम्ही ठेव लक्षात ठेवतील उद्यंत्र म्हणतोय तसं देवता हा ही गोष्ट सुद्धा त्याच मुलीने प्रतिपादन केलंय ना मग ती का तुमच्या ध्यानात आली नाही ते हे सांगित नाही असं कसं रखुमाई समान हे लिहिले खायचे हे का नाही ध्यानातून घे समन्वय शिकायचं या सगळ्या गोष्टी आपल्या ध्यानात घेण्याची जरूर आहे मला आपल्याला एवढंच यातन शिकवायचं कि तिला स्वतंत्र सत्ता नसल्या कारणाने गुरुजी असं म्हणत असत पति मधे पत्नी या का पत्नी पृश्या दृष्टा व्याप्त है दृष्टा दृश्य नहीं है दृश्या द्रुश्य। द्रष्टा है कारण व्याप्ति है अधिष्ठानाची विवर्तात व्याप्ती असते कारणाची कार्यात व्याप्ती असते कार्याची कारणात व्याप्ती नसते अध्यस्त अधिष्ठानात व्याप्त नसतं याला म्हणायचं व्यतिरिक्त हा अन्वय विक्रेक आपल्या लक्षात आला वस्त्रामध्ये सूत आहे सूतामध्ये वस्त्र नाही आहे तंतो मध्ये वस्त्र नाही पण वस्त्रामध्ये तंतु वस्त्रात तंतु आहेत हा अन्वय आहे तंतोमध्ये वस्त्र नाही हा व्यतिरिक आहे सोन्यामध्ये अलंकार नाही हा व्यतिरिक आहे त्या दृश्याच्यामुळे त्या संबंधाने या दृष्ट्याला दृष्ट्यत्व आलंय असं तुम्हाला म्हणता येणार म्हणजे दृश्य आहे म्हणून त्याला दिसते असे नाही कारण दृश्याला गणेश महाराज आपल्याला स्पष्ट रीती असं सांगतात की दृष्टीला असं जर कोणी म्हणत असेल तर त्या म्हणण्याला काही अर्थ नाही का नाही त्याच कारण वास्तविक ते दृश्य दृश्य नसून ते द्रष्टाला म्हणजे द्रष्ट्याच्या सत्तेने ते सत्तामान झाले आहे म्हणजे दृश्याला निराळ अस्तित्व स्वतंत्र अस्तित्व नाही म्हणजे अस्तित्व नाही म्हणणं काय आणि दृश्य नाही म्हणणं काय प्रमाण आहे समजायला पाहिजे कि दृश्याला स्वतंत्र अस्तित्व नाही दृश्यानं दृश्य पाहिलं असं तरी येईल जर दृश्य स्वतंत्र अस्तित्व अस्तित्वात असेल तर दृश्याला काही अस्तित्व असेल पण दृश्याला जर वस्तुत्वच नाही दृश्य स्वतंत्र स्फूर्ती नाही ज्याला स्वतंत्र अस्तित्वने ज्याला स्वतंत्र स्फूर्ती नाही प्रकाश नाही त्या दृश्याची जर स्वतंत्र सत्तेने सिद्धीच घडत नाही तर मग दृश्य नाही असं म्हटलं तर काय बिघडलं आणि दृश्य नाही तर मग नाही असं म्हटलं तर काय बिघडलं काही पाहिलं नाही का दृश्य नाही म्हणून हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे कोणी त्याचं कारण तो निर्देश ग्रस्तांना तो ज्ञानावर पाहिजे काय पाहिलं काही पाहिलं नाही का दृश्याला स्वतंत्र अस्तित्व नाही म्हणून दृश्य सिद्धच होत नाही दृश्य हे सिद्धच होत नसल्या कारणाने त्यानं पाहिलं असं तुला म्हणता येत म्हणून दृश्य जर नाही तर दृश्य पाहिलं असं तुला कसं म्हणता आणि दृश्य पाहिलं असं जर तुला म्हणता येत नाही तर आम्ही तुला दुसरा प्रश्न विचारतो की दृश्य संबोधिक ्रष्टोत्व्या आत्म्याच्या ठिकाणी आणण्याचा तो प्रयत्न करतो किंवा म्हणतो की कसं संभावील संभवत नाही उलट कसं संभवेल असा आमचा तुला प्रश्न आहे म्हणून दृश्यही संभवत नाही द्रष्टाही संभवत नाही हे दोन्ही भाव त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाहीत आणि तो म्हणतच असला असताना आमचे तुला दोन प्रश्न आहे कुणी पाहिले व काय पाहिजे कुणी पाहिले द्रष्टा तो काय पाहिले दृश्य काय ाने त्याचं कारण आत्मा स्वतः जर दृंगात राह द्रष्टा होईलच कसा तो निर्पेक्ष द्रष्टा असल्या कारणाने तातेश द्रष्ट्या तो, तो होणार नाही दृश्याच्या संबंधाने दृश्य संबंधोकाळजी दृष्टीत्व येण्यासाठी हो दृश्याला काय अस्तित्व नको तासायला दृश्याला अस्तित्व नाही पार्थी त्याला दृष्टी येत नाही समजा तुझा असं म्हणणं असलं की प्रतिची मात्र ते सत्ता आहे आणि प्रतिची कार्य सुद्धा दृश्य नसून तो द्रष्टात आहे कारण त्याच्यामध्ये दृष्ट्याचीच व्याप्ती आहे तो अन्न असू शकतो अनुभव काय नाही सिद्धी झाली तर दृष्ट्याची सिद्धी होते दृश्याची सिद्धी होत कारण सत्ता द्रष्ट होते सत्ता धनाची की जी माय भाव हा अर्थ आहे म्हणून ज्ञानश्वर महाराज असं सांगतात की ना द्रष्ट असल्या कारणाने विपरीत पाहणं नाही आणि विपरीत पाहण्याच्या सापेक्षे न पाहणं आहे ते न पाहणं नाही म्हणून पाहणं आणि न पाहणं या दोन्ही विवर्जित असेद्य आत्म केवळ है? आहे आत्म आत्मस्वरूप फक्त शिल्लक राहतं उर्वरित राहत तिथे दृश्य द्रष्टा दर्शन या त्रिकुटीला यशकिंचित वाव नाही मोना द्रष्टा दृश्य आणि दर्शन याला आत्म असून कृतक भिन्न असे स्वतंत्र यशकिंचितही सत्ता नाही असण शक्य नाही त्याला स्वतंत्र सत्ता कशी असेल कशी संभल तर उत्तर नाही म्हणूनच शुद्धाच्या ठिकाणी मला काही माहिती म्हणे त्याच्या कानावर ही वार्ताही जाऊ शकत नाही कारण कार्य म्हणून तुम्ही जेवढं समोर आणणार त्या सर्व कार्यामध्ये कारणाची व्याप्ती असते जेवढं तुम्ही त्रिकुटीचं स्वरूप आमच्या समोर आणून ठेवाल ती संपूर्ण त्रिकुटी विवर्त असल्यामुळे विवर्तात अधिष्ठानाची व्याप्ती असल्या कारणाने कारण शिल्लक राहीलक राहिलं तर अधिष्ठान शिल्लक राहील म्हणून संपूर्ण त्रिकोटीमध्ये ती, ती कार्य ते असेल तर अधिष्ठान कारण त्याच्यामध्ये व्याप्त त्रिकुटी विवर्त असेल तर विवर्तात अधिष्ठानाची व्याप्ती आहे निष्ठा पदार्थ असं उपादान कारण हा जर न्याय तुमच्या लक्षात आला असेल तर संपूर्ण असलेली त्रिकोटी असल्यामुळे त्याच्यामुळे अधिष्ठानाची व्याप्य आहे कार्य म्हणत असाल कारणाची वाक्य आहे कार्य म्हणून कार्यामुळे कारणाचीच व्याप्ती आहे अधिष्ठा अध्यक्ष समजून त्याच्यामध्ये अधिष्ठानाचीच व्याप्य आहे म्हणजे विचारांची जर उर्वरित राहिलं कारण ध्याना बरबर आई तो अभिष्ठान मात्रावशेषाला अधिष्ठान मात्रावशेष हिच परमार्थी अंतिम स्थिति है विजित परमार्थता दृश्यावस्था नाही द्रष्ट्याची अवस्था नाही दृश्यावस्थेसाठी दृश्य उपाधी असावी लागते तिला स्वतंत्र सत्ता नाही द्रष्ट्याची अवस्था येण्यासाठी अंतकरणाचा उपाधी असावा लागतो तो उपाधी नाही उभय उपाधी विवर्जित आत्मा असल्या कारणाने ना द्रष्टा संभवतो ना तो दृश्य या दोन्ही भावाहून विवर्जित या दोन्ही मध्ये समजात टाकणार जे अधिष्ठान जे चैतन्य ग्रंधात्र ते उर्वरित ते शिल्लक राहतं हा या महिन्यातला अभिप्राय आता वास्तविक विचार केला दृश्य किंवा दृष्टी दिसेच की द्रष्टा असे आता नाही ते कसे दिसले